सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा श्लोक बावीसावा ये हि संस्पर्शा दुःख योन ए आद्यंत शूरमते बुधः. विषय व इंद्रिय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग दुःखालाच कारण होतात त्यांना आधी आहे व अंत आहे हे कौंतय ज्ञानी पुरुष त्यांच्या ठिकाणी रममाण होत नाहीत जिही आपण पे नाही देखिले ते रंजले जैसे रंकू का आळू कैले तुष ते सेवी ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात ना मृगे तृषा पीडिते संभ्रमे बिसरवनी जळाते मग तोय बुद्धी बरडीते अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाला पाणी आहे असे समजून मारानावर येऊन पोहचतात तैसे आपण पे नाही दिठे ते स्वसुखाचे सदा खराटे तयासीची विषय हे गोमटे आवडते तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही अर्थात ज्यांच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात एरवी विषयी सुख आहे हे बोलणेची सारी खेनो हे तरी विद्युत पुरणे का न पाहेग माझी एरवी विषयामध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्यात जमा होणारे नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही सांगई वात वर्ष आत पुधरे ऐसे अभ्रछायाची जरी सरे तरी त्रिमाळी केवळ रे करावी का सांग वारा पाऊस आणि ऊन यांच्या पासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल तर तीन मजल्यांची चुने गच्ची घरे बांधण्याचा खटाटोप कशा आला म्हणून विषय सुखजे बोलीजे ते नेण तागा वाया जलपीजे जैसे महुर का विषकंदे म्हणून ज्याप्रमाणे विषयाच्या कांद्याला म्हणजे बचनागाला मधुर म्हणावे त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात बड़ ते विषयांचे खरे स्वरूप न जाणताच व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज ना तरी भौमा नामगळू रोहिणी ते म्हणते जळू तैसा सुख बरळू विषयी कुहा किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात पण त्याचा परिणाम पिढाकार त्या बोली सांगपा सर्पफणीची सावली ते शीतल होईल केतुली मोशकासी हे सर्व प्रतिपादन राहू दे तू सांग सर्पाच्या फळेची सावली आहे ती उदराला कितपत शांत करणारी होईल बर जैसा आमिष कवळू पांडवा मी नून नवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे अर्जुना ज्या ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिषाचा पिंड जोपर्यंत मासा गिळत नाही तोपर्यंतच ठीक असतो त्याप्रमाणे विषयांचा सर्व संघ आहे हे तू निशय समज हे विरक्तांची येठी जे किरीटी ती पंडुरोगाची ये पुष्टी सारीखे दिसे विरक्तांच्या नजरेने पाहिले तर हे विषय अर्जुना पंडुरोगामध्ये असलेल्या लठ्ठपणाप्रमाणे घातक आहेत असे समज म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परिकाय जे मूर्ख नसेविता नसरे म्हणून विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे असे समज परंतु काय करतील वेडे विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे सांग पूय पंकीचे किडे काय चिळसी घेतील ते बिचारे वेडे लोक आपले स्वरूप जाणत नाहीत म्हणून त्यांच्याकडून विषयांचे सेवन होते तूच सांग पुच्या चिखलातील किडे पुवाची किळच घेतील का तया दुःखी या दुःखची दरदुर ते भोग जळीचे जळचर सांडी ती केुखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेले असते ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात ते विषयासक्त लोकरूपी मासे विषय भोगरूपी पाण्याला कसे टाकतील आणि दुःख योनी जिया आहाती ती या निरथका तरी नव्हती जरी विषयांवरी विरक्ती धरी ती जीव शिवाय जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दुःखदायक योनी ज्या आहेत त्या निरर्थक होणार नाहीत का ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणीचे कष्ट हे विसावे विण वाट वाहावी की अथवा गर्भात राहणे वगैरे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा जरी विषयी विषयी सांडीजेल तरी महादोषी कै बसी आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना राहायला जागा कशी मिळणार आणि या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही का मनोनी अविद्या ज्यात नाथिले ते तिहीची साच दाविले जिही सुखद बुद्धी घेतले विषय दुःख म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दुःखच सुख या समजुतीने स्वीकारले त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्यादी खरे करून दाखवले या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय बोखटा तू झणे कही वाटा विसरून निजाशी अर्जुना यामुळेच विचार करून पाहिले तर विषय हे वाईट आहेत तू विस्मरणाने कदाचित तर जाऊ नको निराशात या निराशा दुःख दाविले नावडे हे जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांना जसे काही विषय आहेत असे मानून त्यांचा त्याग करतात कारण ते निरीच्छा असल्या कारणाने विषयांनी दाखवलेले दुःखरूपी सुख त्यांना आवडत नाही श्लोक तेवीस शकनो ती हैवय सोडूम प्राक्षरी रविमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त स सुखी नरह इहलोकी मरणाचे अगोदर जो मनुष्य काम व क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी व तोच सुखी होय ज्ञानीच्या हनठाई याची मातू ही किर देही देह भावोजी स्ववश केले आत्मज्ञानांच्या ठिकाणी तर या दुःखरूपी विषयांची गोष्ट सुद्धा नाही कारण त्यांनी देहात असतानाच कामक्रोधादी वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवल्या आहेत जयाते बाह्याची भाष नेणिजेची निश्शेष अंतरी सुख एक एक आलेले असते। ते बाह्य तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगीतेपण हि परंतु पक्षी जसे फळ खातो म्हणजे खाणारा पक्षी खाण्याचा विषय फळ आणि क्रिया ही त्रिपुटी स्पष्ट भासते तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने म्हणजे भोगता भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखी नाही तर तेथे भोगतेपणे विसरले पाहिजे म्हणजे हे भोगणे त्रिपुटी विरहित म्हणजे तद्रुपतेने असते भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अंच उलोटी मग सुखेसी घे आटी गाढेपणे त्या भोगामध्ये वृत्तीची जशी एक स्थिती उत्पन्न होते कि ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग जीव सुखाला गाढ्या आलिंगन देतो तीय आलिंगन मेळी होया य आप कवळी तेथ जळ जल जैसे जळी वेगळे न दिसे पाण्यात पाणी मिळाले असता जसे वेगळे दिसत नाही त्याप्रमाणे त्या, त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो म्हणजे आपलेच आपल्याशी सहजच ऐक्य होते का आकाशी वायू हारपे तेथ दोन्ही तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती अथवा आकाशामध्ये वायूचा लय झाला की आकाश व वायू दोन आहेत असे म्हणता येत नाही तसे या बोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने राहते ऐशी द्वैताची भाष जाय मग म्हणू जरी एक होय तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे ऐक्य होते असे जर म्हणावे तर तसे ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणाऱ्या तेथे साक्षी तरी कोणी उरलं आहे का श्लोक चोवीसाव योंत सुखोंतर आरामस्तथांतर ज्योतिरे वय सयोगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतोधी गती तो अंतसुखी म्हणजे आत्मस्वरूप बनल्यामुळे स्वतःच सुखरूप झालेला अंतराराम म्हणजे आत्मरूप बनून तेथेच क्रीडा करणारा अंतर ज्योती म्हणजे आत्मप्रकाश ज्याच्या आतमध्ये पडला आहे असा असा जो योगी तो ब्रह्मरूप होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते म्हणून असो हे आघावे एथ बोलणे काय बोलावे ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम म्हणून हे मागील सगळे असू दे जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे जे ब्रम्हनिष्ठा आहेत तेच हे ते मर्म सहज जानते। जे ऐसेनी सुखे मातले आपण पाचे आपण गुंतले ते मी जाणे निखिळ वतले सामरस्याचे जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झालेले आहेत ते पूर्णपणे सामरस्याचे म्हणजे ब्रम्हैक्य भावाचे ओतलेले पुतळेच आहेत असे मी समजतो ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे ओतलेले कोंब आहेत जणू काही महाबोधाने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहेत ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते विवेकाचे मूळ वस्तिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काही मूर्तीमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयवच आहेत ते सत्वाचे सात्विक चे बहु असाई ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले हा बोलण्याचा विस्तार पुरेकर तू एक एक कोठवर वर्णन करणार तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करीसी की निराळी बोल देखसी सनागर तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोलतू बोलतोस परितोरसा अतिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा परंतु हा रसाचा अधिकपणा आवर्ता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर तू सज्जनांच्या अंतःकरण रुपी मंदिरात मंगल कारक दिवसाचा मग तो म्हणे श्री कृष्ण बोलिला ते ची याप्रमाणे श्री गुरुचा श्री या श्री इशारा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांना मिळाला मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐक अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळुची घेतला जीही मग स्थिरा उनी तेही ते, ही, ते चीजा हले। अर्जुना अमर्यात सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रुपतेला प्राप्त झाले श्लोक पंचवीसावं ब्रम्ह निर्वाण मृषय क्षीण कल्मशाह छिन्न ज्यांचे दोष नष्ट झाले आहेत ज्यांच्या संशयाचा छेद झाला आहे ज्यांनी मन ताब्यात ठेवले आहे आणि प्राणी हिताविषयी जे रथ आहेत असे ऋषी मोक्ष मिळवतात अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची सुखे मानू येईल अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपण आहोत असे जाणतो तो देहामध्येच परब्रह्म आहे असे कुशाल म्हणता येईल जे साचो कारे परम नाते अक्षर निस्सीम जिये गावीचे निष्काम अधिकारी जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे व कामना शून्य लोक ज्या ठिकाणची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निशया पिकले निरंतर ते थोर ऋषीकरताच काढून ठेवले आहे किंवा वैरा किंवा वाट्याला आलेले आहे व जे नेहमी संशयरहितास फलद्रुप होते श्लोक सव्वीसावा अभितो कामक्रोधवियुक्ताना आत्मतत्व जाणणारे यती येथेच म्हणजे या देहातच ब्रह्म बनतात जिही विषया पासोनी हिरतले चित्त आपुले आपण जिंकिले ते निश्चित जेथ सुतले चेन ज्यांनी आपण आपले चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले स्वाधीन करून ठेवले आहे असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाहीत म्हणजे वृत्तीवर येत नाहीत ते परब्रह्मनिर्वाण जे आत्मविदानचे कारण ते, ते पुरुष जाण पंडू आत्मज्ञानांचे साध्य जे मोक्षरूप ब्रह्म तेच ते पुरुष आहेत असे अर्जुना तू समज ते ऐसे कैसे निजाले जे देहीची ब्रह्मत्वा आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो वर सांगितलेले जे देहधारी असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो श्लोक सत्ता विसावा स्पर्शांकृत्वा बहिर बाह्या चक्षुच्या एवांतरे भ्रुवो हो। प्राणा पानौ समो कृत्वा नासाभ्यंतर चारिण बाह्य विषयांना दूर करून दोन भुवयामध्ये दृष्टी ठेवून नासिकेमध्ये असलेले प्राण व अपान यांना समान करून तरी वैराग्याचे आधारे जिही विषय दवडून बाहि शरी एकंदरे केले मन तरी वैराग्याचा आश्रयाने अंतकरणातील विषय वासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखतेने एका सहजेती ही संधी भेटी, जेथ तेथ मोरी दिया इडा पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाप होतो तेथे दृष्टी स्थिर करून मागे फिरवतात डाव्या म्हणजे इडा या नागपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती म्हणजे रेचक व पूरक बंद करून म्हणजे कुंभक करून प्राण म्हणजे हृदयस्थ वायू व वा अपान म्हणजे गुदस्त वायू यांची समगती म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी म्हणजे मूर्धनी आकाशाकडे जाणारे करतात श्लोक अठ्ठावीस क्रोधा हो मुक्त एव मन व बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो व इच्छा भय व क्रोध ही ज्याची नाश पावलेली आहेत तो सर्वदा मुक्तच समजावा तेथ जैसी रथ्यो धके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एकू वेगळे निवडू नये तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते त्यावेळेला एक हे गटारातील पाणी व एक हे गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही तैसी वासनांतराची विवंचना मग पैसी पारुखे अर्जुन ते वेळी गगनी लयो मना पवने कीजे। जे त्याप्रमाणे अर्जुना ज्या ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मृध्ञ्याकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते जे संसार चित्र उमटे तो मनोरुपू पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही त्यावेळी ज्या ठिकाणी हे संसार रूप चित्र उमटते तो मनोरुपी पडदा म्हणजे वस्त्र फाटून जातो ज्याप्रमाणे सरोवर आठले म्हणजे प्रतिबिंब नाही आहे म्हणून शरीरेची ब्रम्ह होये अनुभवीतो त्याप्रमाणे मनाचे मन पण मुळीच नाहीसे झाल्यावर मग मी देह वगैरे अहंकारादी विकार कोठे राहिले म्हणजे देहाहंकारादी विकार नाहीसे झाले म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो श्लोक एकोणतीम सर्व लोक महेश्वर सुदम सर्व भूताना माम शांती मृच्छती यज्ञ व तप यांचा भोगता सर्व लोकांचा महेश्वर व प्राणी मात्रांचा मित्र मी आहे अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते ओम भगवत गीता ब्रह्म विद्यायाम योग श्रीमद्भगवगीतासूपनिष्सु ब्रमविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे कर्मसन्यास योगो नाम पंचमो पंचमोध्याय आम्ही मागाहन सांगितले जे देची ब्रह्मत्वपले ते येणे मार्गे आले मनोनी देहधारी असतानाच ब्रह्मभावाला पावले असे जे आम्ही मागे सांगितले ते या मार्गाने आले म्हणून आणि डोंगर क्रमोनी हे पार पातले ते आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडील तीराला म्हणजे ब्रह्मत्वाला पोचले तिही या पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचा चेप होऊ ने त्यांनी आपणा स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य पदार्थाचे ब्रह्म ते तद्रुप होऊन ते राहिले ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुनू सुदंशू म्हणणे चमत्कारला जेव्हा श्रीकृष्णाने योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला तेव्हा अर्जुन मर्मन्य असल्या कारणाने आश्चर्यचकित झाला कारण त्याने कधी ऐकला नाही असा योगाचा हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला ते देखील या कृष्णे जाणितले मग हा सोनी ते म्हणितले काई पा चित्त उवाईले बोली तुझे श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते हसून अर्जुनाला म्हणाले आमचे बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का तव तर्जुन म्हणे देवो, परिचित्त लक्षणांचा रावो भला जाणितलाजी भावो मानसू माझा यावर अर्जुन म्हणाला श्री आपण मनकवड्यांचे राजे आहात आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणीतले देवे तरी बोलले तेची सांगावे मी जे काही विचार करूं विचारावे ते देवा आपण आधीच जाणलीत तरी आपण जे बोललात ते स्पष्ट करून सांगा ए रवी तरी अवधारा जोदाविला तुम्ही अनुसारा तो पवण्याहून पाय उतारा सोहोपा जैसा सहज विचार करून पाहिले तर देवा ऐका तुम्ही जो मार्ग दाखवला तो पोहून जाण्यापेक्षा उतराने जाणे जसे सोपे तैसा सांख्या हुनी प्रांजळा परी आम्हा सारीखिया अभोळा येथ आहाती परी काही काळा तोसा साहो येवर तसा योग हा सांख्य मार्गाहून सोपा आहे परंतु आमच्या सारख्या दुर्बळांना येथे काही विलंब लागेल पण तो सहन करता येईल मनोनी एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा साध्य तुची म्हणून देवा एक वेळ त्याचाच अनुवाद करावा जरी विस्तार झाला तरी हरकत नाही पण तो योग मार्ग आरंभापासून सांगाच श्रीकृष्ण म्हणती हो का तुझ हा मार्ग नि का तरी काय जाहले आई की जो का सुखे बोलो तेव्हा श्री कृष्ण म्हणाले असे का तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे ऐक आम्ही तो आनंदाने सांगतो अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठी तरी आम्हाीची वाणी कायसी सांगा अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर आम्हीच सांगावायला का कमी करू आधीची चित्त मायेचे वरी मिश जाहले मिशे पढियंतचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवणे जणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अगोदर आईचे अंतःकरण त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल ते म्हण कारुण्य सृष्टी हे असो ने दृष्टी हरीची वाुण रसाचा वर्षाव आहे असे म्हणू अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू हे राहू द्या कृष्णाच्या दृष्टीचे वर्णन कसे करावे ते आम्हाला कळत नाही जे अमृताची बोतली की प्रेमेची पिऊनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघोनेने। नेणे ती हरीची दृष्टी जाणू काय अमृताचीच ओतलेली होती अथवा अर्जुना विषयीचे प्रेम पिऊन मस्त झालेली होती म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळे हे बहु जे जे, जे जलपिजेल ते थे कथेसी फाकू होईल परी ते स्नेहरूपा येल बोलवरी या हरिच्या दृष्टांता संबंधाने जितकी जास्त जास्त बडबड करावी तितकी तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल परंतु शेवटी हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही म्हणून काय येणे तो ईश्वरू कवळा कवणे जो आपुले मान नेणे आपण यात आश्चर्य ते काय कारण जो आपले मोजमाप जाणतच नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा तरी मागीला ध्वनी सावय्याची मोहितू जे बला म्हणतो परिस बाप तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत कारण ते अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा ऐक असे म्हणत होते अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेल अर्जुना ज्या प्रकाराने तुझा चित्ताला कळेल त्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल तो काई सया नाम योगू तयाचा कवन उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवना योग हे कशाला नाव आहे त्याचा उपयोग काय अथवा योगाचा कोणाला अधिकार आहे ऐसे जे जे काही उक्त असे इघेची पाहि सांगे ना आता याप्रमाणे जे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन पहा तू चित्त देऊनी अवधारी ऐसे म्हणून श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे तू मन लावू नये असे म्हणून हरी जे बोलले ती कथा पुढे आहे ती सांगण्यात येईल श्री कृष्ण अर्जुना सी संगू नोग तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड येऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांगयोग सांगतील तो प्रसंग निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात की मी स्पष्ट रीतीने सांगेन श्री ज्ञानदेव विरचितादीका पंचमोध्याय